वाल्मीकिरक सर्गसावा मना लूप घेना जो कपी सात सात मजली हवेलिया स्वतः से समाधान होता जो तो वनर लंक वेगा ने तो कांतीसंपन्न हनुमान सूर्यासारख्या वर्णाच्या दैदिप्यमान तटाचा घेरा असलेल्या राक्षस राजाच्या भवनात जाऊन पोहोचला सिंहाने एखादे मोठे वन रक्षण करावे तसे भयंकर राक्षसाने रक्षण केलेले ते भवन पाहत तो वानरश्रेष्ठात प्रसन्न झाला रुपयाच्या चमकणाऱ्या तोरणाने आणि सोन्याच्या अलंकाराने सजवलेल्या नाना प्रकारच्या दालनाने आणि दाराने ते भवन सुंदर रीतीने व्यापलेले होते तेथे हातीन वर्ष बसलेले शूर आणि ताजे तवाने माहूत होते आवरणे अशक्य असे रथ वाहणारे घोडे होते सिंह वाघांच्या कातड्यांची कवचे असलेले हस्तिदंत आणि सोने यांनी शोभणारे आणि सदा चमत्कारी आवाज करीत जाणारे रस त्या भवनात होते अनेक रत्नांनी गजबजलेले सर्वोत्कृष्ट आसनांनी मंडित मोठमोठे रथ एकत्र ठेवण्याची जागा असलेले महारथी वीरांचे निवासस्थान असलेले असे ते भवन होते अतिशय सुरेख पाहण्याला नाना प्रकारच्या हजारो पशुपक्ष्यांनी सर्वत्र भरलेले आणि विशिष्ट शिक्षण घेतलेल्या सीमा रक्षक राक्षसाने चांगल्या प्रकारे रक्षण केलेले ते भवन होते ते मुख्य मुख्य सुंदर स्त्रियांनी सर्वत्र परिपूर्ण होते आनंदयुक्त असलेली स्त्रीरत्ने त्या राक्षसराजाच्या भवनात होती उत्तम अलंकाराच्या होणाऱ्या ध्वनीने तेथे समुद्रासारखा आवाज उठत होता ते राजचिन्हाने आणि मुख्य मुख्य उत्कृष्ट चंदनाने संपन्न होते सिंहाने मोठे अरण्य जसे युक्त असावे तसे थोर माणसाने ते युक्त होते भिरी मृदंगाचे ते आवाज तेथे उठत होते शंखांचा घोष धुमधुमत होता तेथे नित्य अर्चना पर्वकाळी सोमरस काढण्याची क्रिया आणि राक्षसांकडून सदोदित पूजा चाले त्या महान पुरुषाचे ते महान भवन समुद्रासारखे गंभीर समुद्रासारखा ध्वनी उम उमटणारे महारत्नांचे बहुत अलंकार असलेले होते त्या महाकपीला ते मोठमोठ्या रत्नाने विखुरलेले आणि आपल्या आकाराने शोभणारे हत्ती घोडे रथ यांनी युक्त असे दिसले हे लंकेचे भूषण आहे असे त्या महावानराला वाटले हनुमान तेथे रावणाच्या जवळच फिरू लागला राक्षसांच्या एका घरातून दुसऱ्या घरात तशाच स्त्रीने सर्व उद्याने पाहत पाहत तो अनेक प्रासादातून फिरला तरी तो संत्रस्त झाला नाही उडून तो प्रहस्ताच्या घरात तेथून उडून वीरमान महापार्श्वाच्या घरात गेला तो मग मेघासाखे कुंभकर्णाचे घर आणि तेथून बिभीषणाचे घर असा तो महाकपी उडत उडत गेला महोदराचे विरूपाक्षाचे विद्युत विद्युतमालीचे बहु आ, बहुद्र द, बहुदंष्ट्राचे अशी घरे उडत जाऊन त्याने पाहिले शुकाचे आणि धीमान सारणाचे घर त्या वेगाने जाऊन पाहिले मग तो वानर नायक इंद्रजिताच्या घरात गेला जम्बोमाली सुमाली रश्मीकेतू सूर्यशत्रू वज्रकाय धूम्राक्ष संपाती प्रचंड शरीराचा विद्युद्रूप घन विघन शुकनाभ चक्र शठ कपट ह्रस्व कर्ण लोमश राक्षस यु युद्धोन्मत्त मत्त ध्वज्रीव साधीन विद्युतजीव द्विजीव हस्तिमुख कराल विशाल शोणिताक्ष या सर्व राक्षसांच्या घरात क्रमाने तो वायुपुत्र हनुमान उडत गेला त्या त्या, त्या बहुमोल घरात त्या त्या समृद्ध असलेल्यांची समृद्धी त्या, त्या महाकिपीने पाहिली सर्वांची घरे अशी एकामागे एक टाकेल तो कांतीयुक्त हनुमान राक्षसराज रावणाच्या भवनात जाऊन पोहोचला तेथे रावणाच्या शयनाच्या अवतीभोवती शयन करणाऱ्या दासी त्या वानश्रेष्ठाला दिसल्या तो वानरवीर फिरत फिरत विकृत डोळ्यांच्या शूल मुदगर शक्ती तोमर हाती घेतलेल्या राक्षसांना बघत चालला त्या राक्षस राजाच्या गृहात अनेक सैनिक समोर त्याला दिसले धीपपाड शरीराचे राक्षस हाती नाना शास्त्रे घेऊन मारण्याला सज्ज असणारे तसेच तांबूस रंगाचे पांढरेशुभ्र असे महावेगवान घोडे जातिवंत रूपसंपन्न शत्रूंच्या हातीचा धुवा ओढवणारे असे हत्ती त्याने त्याच्या ते भवनात पाहिले ते हत्ती शिक्षण देऊन तयार केलेले आणि युद्धात ऐरावताप्रमाणे शत्रूच्या सैन्याला मारून टाकणारे असे होते मेघ जसे झिरपावेत किंवा डोंगर जसे ओघळावेत तसे ते झिरपत होते मेघांच्या गर्जनेसारखा ते आवाज करीत होते रणात शत्रुनते हात न जाणारे होते त्यांची सोन्याने भूषित अशी हजारो सेना पथके त्याने ते पाहिली तशाच सोन्याच्या जाळ्याने सगळीकडून शृंगार उगवत्या सूर्यासारख्या देदीपिमान अशा विविध आकारांच्या शिबिका राक्षस रावणाच्या गृहात त्याने पाहिल्या नाना प्रकारची लतागृहे चित्रशाळा क्रीडागृहे लहान लाकडी पर्वत रम्य काम कामगृहे तशीच दिवसा विहार करण्याची गृहे त्याला राक्षस राजरावणाच्या भावना दिसली ते मंदर पर्वतासारखे भव्य सारे येऊन बसण्याची विपुल स्थाने असणारे ध्वजे फडकवणाऱ्या काठ्यांची गर्दी अंत नाही इतक्या रत्नांचे भांडार सगळीकडे मूल्यवान वस्तूंच्या संग्रहाचे जाळे पसरलेले तसेच विद्वानाने अंकित केलेल्या यज्ञकर्मांचे अंग असलेले कुबेराच्या गृहासारखे गृह त्याने पाहिले त्या भवनात रत्नांचे जसेच रावणाचे तेज फाकले होते जणू किरणाने सूर्य शोभावा तसे ते शोभत होते शय्या आसने पात्रे सोन्याचे आणि शुभ्र रूप्याची असलेली त्या वानस नायकाला दिसली मधुर आसवांच्या जिकडे तिकडे सडा पडला होता तेथे रत्नांची विपुल भांडी होती कुबेराच्या भावनाप्रमाणे ते मनोरमानिक गतीला कुठेही अडथळा न होण्या विशाल होते पैजणांचे घोष क्षुद्र घंटिकांचे नाद मृदंगावर पडणाऱ्या थापांचे आवाज आणि आशास नाद काढणाऱ्या इतर वाद्याने त्यांनी नादून गेले होते अनेकानेक प्रासाद तेथे होते शेकडो स्त्री रत्नाने ते भरलेले होते उत्तम रीतीने रचना केलेली दालने त्यात होते अशा त्या महान गृहात हनुमानाने प्रवेश केला सुंदरकांडाचा सहावा सर्ग समाप्त